के तुकार हमें एक चक्र है भगवंता द्वारा अन्य आप संबंध वापरतात पण आपल्या हिरचे पाण्याकडे ताळी कविष्क नाही गजे भगवंता आणि त्याची माझी गौडा चल फाय गरडू चल म्हणतात पण कुणीकडायचं काही सांगत नाहीये तुलसीदार कमनातून फार छान मंग केली आहे म्हणजे म्हणत असताना त्या सरोवरा गरुरा कमी वाटत तुम्ही गजेंद्र चित्र जर पाहिलं असते तर गरुड भगवान गरुडा गरुमान सांगत होते गरुडाचा कुडी पान गजेंद्राच्या तो ऋषिकेश आपल्या हातात भगवंतांनी मंगराचा कपाळ अंश केला गजेंद्राचा पाय झळ आणि गजेंद्राच्या हस्तकावर आपला ठेवला शिकवून हे अख्यान करताय मग इंद्रिसे सेना गणे सेनापण आला आणि जीव व्यवस्था पुरुषात परिधान केलेले दोन महापुरुष जो आहे तो पांढर देशाचा पूर्वजन्माचा इंदर्जुन नावाचा राजा होता राज म्हणजे सगळाले तो भगवत चिंतनात व्यतीत करत असेल असं भगवत चिंतनात वेगळं असताना कोण आले कोण गेले त्याला भान नसतो सदा आम्ही म्हणतो आम्ही पायाला बसलो हे पुळी पाहिलं नाही आणि पुढील पाहिलं नसतील तर मग आम्ही बसल्याच काही भान खरच अजून जर कोणी समजावून झाली त्याचा तो, ता ता तो तो हा बंधन बंधको एकामध्ये देवार जलद्रीडा करत असताना त्याच्यावर त्यांनी आपण हा बनव त्याला मंगळ होगवंताच्या पुन्हा मनोगंधर्व पदाला प्राप्त असं गजेंद्र मोक्षाच चरित्र आणि एक शून्य कसं आहे बो दैत्यांचा अधिपती आहे देव पण तोड नसून कसा देता आणि गुजरां देवाना पडता काय काय नियम केलं का कधी आसरा काय कधी देवाना म्हणतात कधी हे पाळ बोल कधी हे पाळिच्युसरी पत्नी आदिती देवाची माता तिने आपल्या पती रा की अहो काय ह्या माझ्या मित्रांना आणि दैवाचा दुर्विलास काय करणार आणि नामहरण करेल आणि देवाचं साम्राज्य पुन्हा निर्माण देईल आता प्राप्त व्हावं वाटत त्यासाठी विशेष काही व्रत उपासना सांगितलं वयोग्रत फक्त बाबा लक्ष्मीनारायण पूजन शाळे प्रकाश ब्राह्मण सुवासी भोजन अतिथी अभ्यासांचं सागर कोणत्याही प्रकारे आनंद राहायचं नाही उद्यापन झाला भगवान झाले माझे ओळख नाही दिसतील तुझ्या दुसरं व्हावा अशी आधीने मागणी केली भगवान म्हणतात माझ्यासारखं दुसरा कोण माझ्यासार्थ मी आणि आदिती माता यांचे चिरंजीव म्हणून भाद्रपत शुक्ल वाद अभिजित नक्षत्र असताना आणि वसु या रूपाने प्रकट झाले वा म्हणून काय भाग्य भिक्षा मागायची भिक्षकांना व्हायची तर अध्ययनाच्या काळामध्ये भिक्षेस अर्थ दुसरा अर्थ नाही समर्थांनी इतर भिक्षेवर खूप जोर दिलाय काही जणांच म्हण की मनाचे श्लोक जे आहे हे भिक्षा मागण्याच्या सोयीसाठी म्हणून केले नाही म्हणजे रामदासची मंडळी भिक्षा मारत असताना हे श्लोक म्हणतात ही गोष्ट खरी पण भिक्षा मागण्याची सोय म्हणून नाही मनाचे श्लोक केले म्हणून बोलत आहे मनाला केले किंवा आणि तुकारा ना ब्राह्मणाची दीक्षा मुख्य मागितली पाहिजे दीक्षा तुकाराला त्यांना दीक्षा पात्र अवलंबणे जवळ नाणे ऐतिहाची नारायण उपेक्षा शब्दात लक्षात घ्यायला पाहिजे समाज जर भिक्षा मागतायच ना क्या भिक्षेचा अर्थ आहे आपल्यावर काही नसताना आपल्या वे दो आप एका वेळेपुरती माहिती भिक्षाचा एका वेळेपुरती पण आता गोळा करतात भिक्षेची कथा आहे एका वेळेपुरती भिक्षा एका माणसाच्या एका वेळेपुरती भिक्षा आणि तुकडा वेळ भिक्षाने म्हणताय तिथं भिक्षा आहे भीक वेगळी आणि भिक्षा वेगळी तर म्हणाल याची झुकी त्यावर प्रकार मुळात भिक्षाची एका वेळेला आपल्या जवळ नाही म्हणून आणि भीक आपल्या जवळ असताना आपल्या ज्या मोठी प्रगत करणं म्हणजे भीक भी के नहीं है क्या आदि माता तो भाग्य लक्ष्मीकान्त लक्ष्मीनाथ वैकुंठी परमात्मा प्रथम आगे भिक्षा माते आधीची मात्र लक्ष्मी नाटु वाहन भिका मागितली भिक्षावर झाली आणि आईच्या आवारांचा निरोप घेऊन जे निघाले बटू वाहन ते बळीराजायोज्य म्हणता महागारी पूर्व दिशेला यज्ञम पाहिलं भगवान सूर्यनारायण राजा हातात पूजेच घेऊन भटूबाबनाचं पूजन करण्यासाठी मी राजा बळी राहत पत्नी विंजी आहे कन्या रत्नावरती आहे राजा माझा फक्त तीन पावलं भूमी लागतील बळीराजा आणि भटूबाव यांचा संवाद कुठल्या लक्षणे बैल राजा फटू सांगतात की अजून आपण लहान काय मारा काय बुद्धी नाहीये तीन पावलं होईल घेऊन काय करणार काय करणार तीन पावलं होईल तीन योजना मारा तीन गावे मारात मला आपला हात जोडत नाहीये तीन पावलं भूमी तर तीन पावलं भूमी करा थे थे के राजा तुझ्या लक्षात आले का तो म्हणजे माझं भक्ती लक्ष्मीनाथ माझ्या गाडी याचक म्हणून उभा आहे पुन्हा जेव्हा तो याचक आहे आणि हात खाली असतो आणि घेणाऱ्या हात वर असतो किती देत असताना वस्तू देणाऱ्या हात खाली असतो आणि घेणाऱ्या आरोगत समोरच्या बाबतीस देणाऱ्या घेणाऱ्या मुद्दा या मृत्यू लोकांची भाग है, है, दाता दिले, शुक्राचार्य बळी झाल्याच्या आता पाण्याने भरलेली झाली होती त्या झालीच्या तोटीत जाऊन पडून झाड पाणी पाणी पड ना काहीतरी आरक्षण आणि बैलीने अंगा कुत्र केला कुत्रा त्याची झाडली आणि आकाळ पाहण्याचा पहिली मात्र बटुवाहनाच्या जागी भगवंताच विराज करू एका बावला घातली एका बावलानी आकाश घातलं राजा दोन पावन सर्व तिसरं पावन करू बळीराजा म्हणला कळू हे तुमचं कपट आहे तरी सुद्धा मला काही माहिती तुम्ही दान मागताना आकार केवळ आणि दान घेताना आकार काय तुमचं कपट तुमच्या बाई मला काही बोलायचं नाही पण मी अजून देणारा वेगळा आहे ना माझ्या मस्तकावर केव्हा तिसरं पाहून निराट करू परमात्म्याने बलिराजाच्या मस्तकावर पाहून ठेवलं आणि त्याला त्यांनी पाताळा आणि आता भगवान म्हणतात की बैठकी उदार पाहून मी प्रसन्न आहे आता मात काय मागायचं आमचा रचना असल्यानंतर तुला मागितलं तिथे सगळं राजे माझा दिलं जा घेतलं जाकड माझा आपण ते हे करायचं नाही आपलं वर्ष जे आहे ते बारा महिन्याच आहे त्यांचं वर्ष जे आहे ते अठरा महिन्याच आहे त्यामुळे दरवर्षी त्यांचा आपल्या आईकडे कालगणनाचना आपली कालगणना सूर्याच्या व्यक्तीनुसार आहे अगदी फरक आहे असं नाही माहिती देखील भगवंता मला पातळ तब पा राज्य तुम्ही मला दिलंय पाताळ या राज्याचा द्वारपा म्हणून तुम्ही उभं राहता बैठा सारती झाला अर्जुनाचा दाखवते भगवंता भक्ताच्या शब्दामध्ये आपण तो आधी म्हणून राहतो आणि एक फार सुंदर उदाहरणे िता पुढलितासाठी परब्रह्म आले का पंढरपुरात आले पुढलिता आई वडिलांच्या सेवेत उभार आई वडिलांच्या सेवेत न मोकळ्या झालो मग तिला ब्रह्मात उभा तो आहे उभा झालेला माणसी कुंडली विचार म्हणून म्हणजे काय बचा होईल असा भक्ताच्या अधीन असणारा द्वारका म्हणताय ना कुंडारी कशी बरोबर जात असं बैठक चरित्र समुद्रमंथनाचा चरित्र आहे सामंज्य प्राप्त झालं होत हे कशाला म्हणत होते आतुला वैभव का होता ब्रह्मदेवाने एक उपाय सांगितलं होती समुद्रमंथन करा आणि त्यासाठी आतुलांची हात मिळवून म्हणजे एक आता वेळ आपणही व्यक्ती करू शकणार नाही तुम्ही एकटी करू शकणार नाही एकमेकात काळजी करू अवयूपर्यंत ठेवा त्या धन्वंत या गोष्टी घेतील ना भाषण करू नका वाद करू नका करू नका त्या आपण काय घेतील ना हे त्यांना घेऊ द्या उरलेलं तुम्ही घ्या भगवंतानीमृत करत निघाला आपल्याला सगळे फुकट याच्यासाठी श्रम केले तो देवार भगवान थोडे स्वस्त बसतात मोहिणी जरून धारण केले मोहिनी जरून धारण केलेलं पायला हवी त्यांच्या तोंडात येऊन धारण केलेल्या भगवंता लक्षातील अमृत कल मोहिणीच्या आकार दिला आणि म्हणलाय आमच्या मध्ये बाहेरचा अमृत वाटपा आमचा तुझ्या विश्वास नाही तू जसं करणार नाही म्हणजे का आहे कशी आहे काय करणार आहे काहीच विचारतोच नाही माझा विश्वास माझ्यावर इतका पूर्ण विश्वास या महिना आंधो करून या स्न करून या उत्तम पकडी घालून या समुद्र मनसनात किती कष्ट झाले म्हणून सारक्षाई का देवाचे देत श्रेष्ठ कोणी एकदा मी परीक्षा करीक्षा खूप पंच बक्न प्र सायबा करतो हात वाकायला नाही जिंकली आणि मला वाटतं जे नाणे जिंकतात ते भौतिक घालतात आयपीएल असलं तरी माझं आयपीएल जिंकायच खेळ खेळ राहिला क्रिकेट हा आता खेळ राहिला नाही मान्यवर खड्याच माझा खेळ पण अजून लोकांना कळत नाही पुन्हा लहान रस्त्यामध्ये उभं राहून बघतात आणि कॉमेंट करतात ते तुम्हाला कशी फळ झालं ते पहा बसते कसे जीवतात पाहू आज ते ना कस जेव कंटाळ कंटाळते ना <स्थीवी>। आता तुम्ही कशी जेवता पाहतो म्हणजे अजून आमचं काही म्हणणं नाही माझं नाही कटकडता नाही नाही म्हणते आम्हाला कुठल्या देऊ देऊच्या त्यांनी त्या वलटा जात कोकणातून पंक्ती धरण बसले ती मोहिणी आणि देवांच्या पंक्तीमध्ये केसू या देवांतर आपण बाकीच्या बागताना मोठे कुठे चंद्र सूर्याच्या देवाच्या पंक्ती मोहिणीच्या समुद्र करत असताना त्याचा हला हला अर्थ महावीण जात तो तो आग, का वेळात त्यावेळेस भगवान शिवशंकांची आठवण झाली की आपण जगत कल्याण करणारे आहात मंगल करणारे आहात शिवशंभूर भगवान शिवशंक हा आरोग्या हा अर्थ त्यानं पसलं पण वास्तवाला काय झालं होत ते हजार कोटाची जाईल आणि खाली राम वर रामेर उच्च केले पण करपूर लोक जवळ सं असे अन्न खाली उतरत होत तेवढा तो गळ्याचा भाग निळा पडला आला हळ्याचा प्रभावामुळं निरकंठ चालली आणि भगवान शंकरांना जेव्हा केलं की भगवंतांना असं मोही रूप धारण केलं होत शिवनंद्र म्हणून काय बदमाश घेतो तुमच्या आणि मोहिनी रूप हे सगळ्यांनी पाहिलं भगवंतने कोणा आहेत तुझ्याकडून काय प्रभू तुम्ही असं पक्षपात करावं लागत मोही सगळ्यांचे पाहिलं नाही तेंकर जितेंद्र संपर्क मोहित केली नाही म्हणले पाहिलं पुन्हा मोहिनी आकाशात चेंडू बरोबर करून क्रीडा करून आणि मोहितेच्या अंगावर अतिशय चरम पारह तेही वाया आपण जितेंद्र आहोत शिवशंकर आहोत त्याचं भान नाही राहिलं मोहितेला परिणाम झाला त्यांचं खरीद झालं दोन प्रकारे पुढील पारा हा हो, ते म्हणजे धातो आहे तो पारा हे भगवान शिवशंकरांचं वीर्य भूमीवर जांडलेला पारावर धरलं गेलो हो, एक शंकरांच विधी आहे गुरु कसे होत ना गणेशांना वीर भेटलं पुरुषोत्तम नारायण यांची पेढी स्थापन झाल्यापासून फक्त पुरुषोत्तम नारायण गाजी यांच्या पेढीवर गुरुवारी विकले पावणे दोन कोटी रुपया रुपये पैसा आहे का नाही म्हणून पण आम्हाला उद्या गर्दी होती असं हे समुद्र म्हणून आणि एक सुंदर चरित्र अवतार कथाचे मत्स्यावताराची कथा सत्यग्रत नावा नावाच्या नदीमध्ये संध्यावर्धना करण्यासाठी उभा होता आणि संध्यामध्ये एक स्वतंत्र आणि उपचार आहे तर नायरा पणकोणासाठी नदीची ओंधळ भरून घेत होता उपचार करत होता आता पाणी घेऊन आता तो उपचार नदीच्या पात्र सोडणार त्याच्या लक्षात हे पाणी का या उन्नरीच्या पाण्यास झाले असे मासोळी नदीत आहे मासो सकट नदीत सोडणार मासोळी राजाशी बोलू लागले राजा मला नदीत सोडू नको पेला घरी जलप्रात सोडला जलपात्राच्या आता हौदा हौदाच्या आकाराचा फक्त आणि फक्त असतील त्या नावे प्रजेला अन्न बीज धान्य बीज औषधी बीज तृणबीज ही सगळी हे तुरीच्या नावे आणि बस त्यामुळ ज्याच्या मस्त आहे असा प्रचंड मोठा माझा दिसेल त्या प्रयत्काची राष्ट्र संपली पुन्हा सृष्टी आकाराली असा मस्का केलाय अशी कथा आहे कोणत्याही लढाण्याची वंशाल त्याचं एक आपण चांगला वंश असतो किंवा सूर्य वंश होत असतो त्याचा संबंध आहे आपल्या शरीरात आपल्याला दोन नागपुढे आहेत ना दोन नाळ्याची नाडी नव्या हे चार अशा दोन आहे आणि तिसरी नाडी आहे सुशुन्ना नाव हे आपला जो आहे म्हणते आणि सुशुना नाही योगी पुरुष काय करतात चार नाडी वाहणारा वायू सूर्य नाडीं वाहणारा वायू त्या दोन नागपुड्यात करायला होता ते सुशिवेतन आणि त्या वायूचं संचलन करतात ही योगाची प्रक्रिया आहे पिंगळाची दोन नाव आहेत चार नारी सूर्य नाही तसं सूर्य राहून चार गुण। सूर्य कथा सामता शरीर कन्या सुकन्या चरित्री एक कन्या लाटकी इतकी आज लाटकी बढ़ोत इतकी लाटकी बरोबर आणि सुकन्या तुमचे आपल्या मैत्रिणींच्या बरोबर वर्णजोबाय आणि वर्ण जोभा पाहता पाहता फरक प्रसंग आकार असं वाग आणि एका समान राना एक राना ती रानाच होती प्राणात पंढरी तोडदा काळी तिने हातात घेतली आणि दोन ज्योतिबत होत्या एका ठिकाणी भार्गव नावाचे ऋची होते त्यांचा ड्रॉटला ते, ते परिणाम राजा शिपाय होता त्याच्याबरोबर जे सैनिक शिपाय अधिकारी होते तेव्हा ना आज़ा आज़ा ला। ते आणि अर्धा पाय उचललेला अर्धा पाय टेकलेला कुणी वाढलेलं कुणी कळलेलं त्याची कुणा कुणा पण तरी तरी जगल आणि कौली येऊ शकते जर आमच्या कुणा कोणा मान्यवर आपला झाला असेल तर त्याची शिक्षा ते काय म्हणतील ते भोगायला पण अशा हालचाली सुरू झाल्या उच्चार झाल्याबरोबर हा सुरू झाल्या आणि मग काली सेवकांना घेऊन आपल्या कळण्याचं काय झालं या काळींनी प्राण करू लागला ती मुलगी बाबाच्याकडे आणि तिच्याकडून कळ की आता असं तू की अपराध झाल्या तो म्हणे मग तुला दंड सांगतो शिक्षा या काय तुझ्या माझ्याशी आणि कन्या दहान करून याचा मुलीचे प आणि आपल्या कन्याचा अशा वयस्कर माणसाची विवाह मुलीच्या संसाराची राह पाठवली काय करतात सुभाष पुरस्ते ग्रामस्थे पुरस्थे ग्राम जनपद त्या आत्माजेच्या आयुष्यात नावाह करून दिला त्यालाही बऱ्याच कालावधी झाला इकडं चवन बादू जे आहेत त्यांच्याकडे आले अश्विनी कुमार देवांचे मैत्री कोणत्याही आरोगामध्ये यज्ञामध्ये आम्हाला सन्मान केलं जात नाही काही कला कला पण आम्हाला मान मिळायला पाहिजे ने ने एक मी एक काम करेल पण त्यासाठी तुम्ही एक माझं काम करता पुन्हा असं मी भाव असं काही तुमच्या वैद्यक शास्त्रात उपाय आहे का आणि परत घेऊन आले ते नवजवान तरुणान केली बल असे सुंदर युवक असे चवण पाल सुकेला सांगितलं की हे तुझे पण त्यांचं केलेलं आहे ते जे वापरलं ना त्या अश्विनी कुमारांनी चांगला धंदा होतोय उपयोग किती होतो खाणार नाही पण वैद्यनाचा धंदा तरी उत्तम चाललाय चवण प्राग आपण तेवण चाललं आपल्या कन्या आपल्या ज्या चवन भाग बोर आला चव भागवाच्या आश्रमात लांबूनच आश्रमाच्या परिसरात तिने पाहिलं की आपल्या कोळीने आपल्या बेचाऱ्यानंतर आता जरा लग्न माता लग्न करून दिलं पण असावाशी आणि राज्या आपल्या कर्जेची यथेच केली जेवढं बोलता येईल तेवढं बोलला आणि गुरुगुरु जेवण मग चवण मार्ग म्हणजे असं काही नाहीये पण अश्विनी राजाला अपार झाला किंवा माझ्या मुलीचा संसार राहत नाही झाली त्याची उत्तम प्रकारे संसार करते असं हे सुख नेत्र चवण मार्गांचं चरित्र आहे आणि कशीदार कर करतात मांडाच्या नावाचा राजा म्हणजे त्याला पन्नास करण्या मांडाच्या राज्याला पन्नास सौभी नावाच्या विषयी ते आता संध्यावर्ह करत असताना ते वाच्या पाण्यामध्ये एक माझ्याचाही गुरु रसिक क्रीडे मध्ये दंग असलेलं पाहिजे आणि जितेंद्र आनाशात करायची विवाह झाला आपल्या दरच्या कृषीला कोण देणार मुलगी त्या आहे त्यांनी स्वागत केलं इच्छा झालेली आहे राजा म्हणा दिवशी कुठे आपल्या पन्नास कन्या काय मागण्या पण तो युक्तिवाद मिळाला माझ्या कोणत्याही पन्नास मुलीतल्या एका मुलीला जबरदस्तीने हाताली तिच्यावर लागणार नाही तुमच्याशी विवाह करण्यासाठी आमचा पन्नास जणी आहे तुम्ही जा पन्नास जणांची कोणी कन्या तुम्हाला पसंत करेल म्हणून तिचा विवाह तुमच्याशी करून देईल आज नाही म्हणायचं तर आज नाही म्हणतो काय नादल्याच्या बदल केला म्हणजे त्याच्या पुण्य कांतिमान गोळे फार पिळगार शरीराचा असा युग या रूपात गेले ते आनंद पुढे आता तुम योग पाहिला मात्र पन्नास जणांनी बाबा काय मला विरोध करून द्यावत आता आपण ही कसा इथून काय शिकायचंय शेवट आपण विचार इच्छित राहायचं की यात ना आपण का ऐकायचं राजाय व्यासा का विजय आपल्या जीवनाशी त्याचा संबंध आहे काय पाहो काय आहो काय खेळावं काय बोलावं काय वाचावं हा धर्मशास्त्र असं सांगत ज्यावेळी कौशल्या कैकही सुमित्रा तीही आणि गर्भधारणा करत्या झाल्या दिवस राहिले कुलगुरु वसिष्ठाने दशरथा सांगितलं आग्रहा अशी सांगत आहे असा आज्ञा आहे त्यांची की पश्चिरा पत्नीचे डोळे विचारावे नुसते विचारून थांबू नये ते पुरवावे विचार भाई तुला काय वाटतो रावणा धनुष्य रावणाचं निर्धार करणार मला वाटत काळलो होतो ना कि दशरथ आणि कौशल्या यांचा पुत्र त्याच्याकडनं आपल्याकडूनच वाचन्य झालं तरी त्यांचा मुलगा होणार दशरथाने कौशल्य यांचा विवाह रावणाने किती तरी वर्ग विविध भूमिके दिली होती पण त्या सगळ्या लिहिण्याना मात्र चालू दशरथानी कौशल्या यांचा विवाह झाला कौशल्य म्हणते की रावणाया सुर तुला काय वाटत मला असं वाटत की ज्येष्ठ जे आहेत वयवृद्ध आहेत ज्ञान होत आहे तपवृद्ध आहेत अनुभव अशा वृद्धांची मी सेवा करावी परिचर्य करावी सुशिता करावी त्यांच्या लक्ष्मणासारखा पुत्र झाला मातीच खायचे डोळे लागतात <laughs> तिथं काही मूल मातेला का येणारे तदनुसार त्या व्यक्तिला डोळा लागतात आणि चांगलं आरोप्य चांगली संतपती निपलावी यासाठी गर्भ तसे असताना त्या नऊ महिन्याच्या काळात तिने काय खावं तिने काय बळावं तिने काय बोलावं ती कुणाच्या संगतीत राहावं धर्मशास्त्राने फार मोठा विचार केला तिने चांगलं पाहावं चांगलं ऐकावं चांगलं बोलावं चांगलं खावं करावं चांगल्याच्या संगतीत राहावं चांगले विचार कसा आहे का त्याचा परिणाम गर्भाव तस इथ त्या कथा आहेत सगळ्या त्याचा परिणाम आपण काय ऐकू या सर्वांचे विवाह आम्ही काय काय करायचं कि आता माझे इंद्रिय माझ्यात ताकद आहे जितमया जितमया असं म्हणून शेवटच्या घटकेपर्यंत आपण आपल्या इंद्रियांच्यावर आपल्या मनावर आपल्या गुरीवर आपला आप पाहिजे कोणीही चक्रधर किती कमान असो ड्रायविंग वर साधार भरून गाडी बसला प्रथम जर काही पाहत असेल गाडीचे ब्रेक जाग्यावर इंधन किती आहे त्याकडं गरज का नाही तसं सतत लक्ष ठेवायला पाहिजे आपण मनाच्या ताब्यात आहोत ताब्यात म्हणून इंद्रिया त्या इंद्र आपण आहोत बुद्धी आपल्याला करतात ना आपण हे शिकायचं हे सोडायचं नाहीये आपल्या जीवनाशी त्याचा अत्यंत रोगा संबंध आहे आपल्या जीवनाला अतिशय सुंदर असा आता याचा वाटतात रे जीवन निराम आहे असा व्यास वाटत जीवनामध्ये ओळख क्रोध आनंद वाटत असेल तर या कथांचा आपण अत्यंत लक्षपूर्वक उतरवत नाही तितकं आपल्या आकारात आपण उतरवायला पाहिजे त्याच्यानंतर हरिशचंद्राला काही इच्छा आहे हरिश्चंद्र त्याची पत्नी मुलगा नियमित असते काय सांगायचं असल्या स्वप्नामध्ये विश्वासांना दिलेलं दान आहे आणि ते दान जागृत आवड तो शब्द खरा करण्यासाठी हरिश्चंद्राला किती सोसावं लागलंय पण हरिश्चंद्रा समोर ते झोपेत नाही भारतीयाची परंपरा आहे आपली हिंदू संस्कृती जी आहे आपली वैदिक परंपराची आहे प्राण जे आहे वचनन जे आहे परंपरा आहे आम्ही कहूनच करत नाही आपण म्हणलो इलेक्ट्रॉनिक तुन ना आर नहीं शब्द ग्रामीण सा। राही, धरा, तुरी। हुई। आई या भोगा सादर, सदर, सदर पुत्र ऋषीमुनीच्या शापावर राखेचे धीव होऊन पडले आणि आता आपल्या पूर्व यांचा उद्धार करण्यासाठी सगळ्या वंशाच्या पुढच्या पुढच्या सगळ्या पुत्रांचा उद्धार होण्यासाठी स्वर्गाती गंगा आहे ती गंगा मृत्यू लोकात आणण्याची गरज होती एकमेव उपाय होत वगैरे झाली खूप तपश्चरे तिथे भगवान विष्णू प्रसन्न झाले गंगा मृत्यूवर पाठवा भगवानमध्ये पाठवी पण एक अडचण आहे काय वर्ण प्रमाणाने खात्री झालेची गंगा मध्ये तिला होती तरी आधारात केला पाहिजे कुणीतरी मजेत पाहिजे नाही तर स्वर्गात नाही आणि काय तू कोण करू शकेल मस्त तर फक्त आणि फक्त शिवशंकर हे करू शकते पुन्हा शिवशंकरांच्या आराधना शिवशंकर प्रसन्न झाले म्हणजे आता तुझ्यासाठी मी गंगा गंगा गंगा मस्तकी करी। असे म्हणे का शिवचक्रालन केली इथं पुन्हा प्रार्थना केली मृत्यू लोकात वाहू लागली कपिल महाच्या आक्रमात शिलाई भीड होऊन पडले त्यांच्यावरून ही गंगा वाहिली पाहिजे म्हणजे त्यांचा उद्धार गंगापर मागणी आहे ना आपल्या आहे पार होता। गंगा मारून एकदा मारून गंगे झाली तो जन्म होता त्यांची गंगा गेळ करून इतक्या प्रयत्नाने इतक्या वर्ण खाली आणली जिज्जे गेली पुन्हा त्याची मागणी होती आणि म्हणजे जान्हवी म्हणून मागू लागली म्हणून तिला जंडूरा गेलो नाही मृत्यू लोक माझ्या स्नाम करणार मी आनंद होणार अपवित्र होणार अशी गंगा बघीर प्रयत्न केली म्हणून आपल्याकडून मान करत आहे पुढे मान आण भगिर पुण्याशिवाय एक आणि गिजर निर्माण केला होता हा विजय नाही मिळाला आणि पाणी ते खपलं नाही पण त्याने निर्मित केली होती त्याला दिलं होत ते सगळ्याच्या पेठेमध्ये पुणे विद्यार्थी समोर दुकान होत मंदिराला लावलं पण नाही आणि तेरलं नाही त्या बघितलं त्याच्यामुळं श्रीमंत भागवतामध्ये या नव्या स्तंधामध्ये रामचरित्र ही आहे पण किती आहे रामचरित्र कामा पुरता आणि ताता पुरत रामायण म्हणजे शास्त्री चार महिने एका मंदिरामध्ये रामायण राम कथा सांगत होते चार महिने त्या गावामध्ये जे इनामदायचं घर होत ते इनामदायन पहिल्या होत्या ना एवढच होते मंदिराक आपण करून जीवत असत स्वयंपाक करायचे पण दूध टाकवा मी घर लावा ताप कराण करणार ताप घेऊन यायचे कुणाकडनं तरी त्यामध्ये आवडून कशाला कुठेतरी जातात तापासाठी ते इनामदार वाडायला इनामदार वाड्यावर जाऊ म्हणजे सगळ्यांना गाव ताप मिळत तुम्ही भक्त चार महिने घेऊन जा पण काय कर रोजी नाही पण मला अध्यन झालेलं होतं होत ते म्हणजे बचा सांगते राहणार बस इमानबाई समुद्रतरण कुंभकर्म रामायण त्यातन झालं श्रीमंत भागवत रामायण आहे जसे अयोध्यमित्रा कैटी अशा तीन अट्ट राणे आहेत संतपी नाही जरा चित्ता बरोबर त्यांनी सांगितले कुलगुरुना मला राज्य राज्या सगळं असून मला शून्यवरच पाठत सगळं शून्य काळजी करू नको होईल होईल जरा चित्ताना बरोबर वाटा मग द्यायला त्यांनी शिका दिला दिला शिकार मिळाली नाही पण एक असं अनिश्चित दंपत आहे की शिकारशिवायच नाही आपल्याला बस राहात्रीच्या रा वेळ आणि त्याची कल्पना रात्रीच्या वेळी पाणी प्यायसाठी वन्य स्वापर आलेले शब्द वेगळी होता आणि मग त्याला कळलं की आले तो आपण नाहीये ब्राह्मण पुत्र आहे राजा माझे आई वडील चांगलाय वृद्ध आहे त्या दोघांना घेऊन मी तीर्थयात्रेला निघालेला ब्राह्मण पुत्र तुझ्या बाळाने माझा भेट येतली होती त्यांच्यासाठी पाणी नेण्यासाठी मी आलो असा बळी पडलो बाळाला एवढं तर असं पाणी तरी माझ्या आई वडिला नेऊन देत असं त्या श्रावण बाळाने प्राणी सोडले पाणी येत त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी पावलांचा आवाज ओळखला आपल्या मुलाच्या पावलांचा आवाज नाही अंध जे असताना त्यांची बाकीची जी चार आहे ती अतिशय तत्पर असतात अतिशय कुठलं अतिशय सौकर्य हा आपल्या मुलाच्या पावलांचा आवाज नाही राजा काय उत काय बोलून बोलल्या पाणी पिणार नाही मी सगळे आपला पुत्र माझ्या बाळाला बळी पडला मी पाणी काय तू पाणी आमचा आधारता मारला गेला आम्ही आता प्राण श्रवण करतो दोघांनी प्राण कुठे आम्हाला जस पुत्र श्लोकाच दुःख झालं तस तुलाही पुत्र श्लोकाचं दुःख होऊन पण चुक श्रावण बाळ दुसरी तेथे आईवडली म्हणजे तीन ब्राह्मणांचा वर एक दाम्पत्य आणि एक त्यांचं काय आपला कुत्र नाही म्हणून दुःख करतो आता आपल्या वृद्ध दाम्पत्याने शाप दिलाय शाप होतो यांची वाढी दरे होत नाही शाप त्यात नाही किती वेळा आपण कुठे बोलू असा प्रश्न काय म्हणजे का वाढी गेली त्या वाढ सामर्थ्य ते नाही आपल्या उपदिशांच आपल्या सत्य सत्य बरे सत्य बोला यथा पण आपण किती तरी वेळा काही कारण नसताना सुद्धा सत्य होतो नाही सत्य प्रेम बोलूया ना त्यांचा साप खरा होणार पण त्यांचा साप खरा होणार त्याच्यात आनंदाचं आणि पुत्र होता तर दुःख तुला पुत्र आला नाही ही जाण्याची केवढी पातळी नंतर पुत्र शो विचार करण्याची पातळी काय विचार करण्याची उशी काय हे करतो मी जेवायो माझ्या करणारे त्यांनी काढले मंडळी काजू का। ते नव्हते प्रत्येक कालू ज्या अखंड येत होत्या गुरुजी उत्तम झालाय काजू वाच नाही कादळ रेक्षक काजू कमीच आहे सृष्टीचा किंवा काजू वाचते तांदळ काय करतात काजू तांदूळ आपण ना आणि ऋषीना बोलून आणलं आपली कन्या मानस कन्या शांता विवाह झाला यज्ञात मुख्य विश्वत्व त्यांच्याकडे झाली दशरथा हे प्रसाद मिळाला ती गिना समान वाटप करून दिला कैवे प्रसादाचा त्याग केला गोष्टी नावाची एक स्वर्गातली अप्सर इंद्राच्या दरबारामध्ये नृत्याच्या द्वारात इंद्राने त्यांचं मनोरंजन करत असताना तिचा नाचा एक तोड़ा तुकडा झोपला इंद्रिंग तोडा आगामी काळामध्ये काहीकरी जो प्रसाद करेल ना तो प्रसाद तू घालाय उचलायचा घाली म्हणजे चुकलं असतो माझी मराठी शाळेत मधली सुमांत डबा खात डबा म्हणजे डब्याचं खाते त्यावेळी आधाराला अहो मी असा डबा उलो तो आपल्या तो कवीचा डबा कधी उचलून नेला तो डबा आपल्या घरून खाली त्याचा खाद्य पदार्थ टाकून दिला तिला काय डबा करायचा तू तो, तो पिंड प्रचलायचाय आपल्याला पुत्रत्न व्हावं म्हणून तिच्या उंदरीत तो प्रसाद झाल्या तुझं काम झालं घालित होऊन पुन्हा स्वकामध्ये अप्सरा म्हणून येशील एवढ्या कामासाठी पिंड झाली झडपीला तो ठेवला रा लक्ष्मण भरत शत्रुघ्न आनंदी आनंद मोठे आहे विश्वामित्र आहे तुझा पुला राग नाही देवगुरु ऋषी कार्य धर्मकार्य देवकार्य आहे नवीनपणे पार पडले राक्षसांच आणि निर्धन केले विश्वासांच्या बरोबर मिथिला नगरीत आले कोण जिंकलाय मोडले जायला राज्यात आता सामा आहे राज्या मनसरी कैकीला बळीत घातलं आईची निर्मचन रामराय लक्ष्मणाला निघून गेले तो बाहेर नंदी ग्राम यायोध्ये बाहेर जायलाय पालका रामाच्या वतीने रामांचा प्रतिनिधी म्हणून त्यांनी लंका सांभाळला शोधून झाले जानकीला परत घेऊन आले मारले त्यांना राज्य करू लागले आणि जानकीला विचारलं त्याच्या आधी घटना घडून गेली काम करणारे जे शेवट होते त्यांना एक तो परी तो रात्री आपल्या पत्नीला सांगत होता की रामाने दीर्घकाळ रावणाच्या काव्यात असणाऱ्या जांतीचा स्वीकार केला असे मी तुझा स्वीकार करणार नाही काल रात्रभर तू कुठं होती माझा न विचारता आणि माहिती गेली होती मला ना विचारता माझा विश्वास नाही कुठे मला नाही तू नाही तुला घराव अस तू परीत आपल्या पत्नीला म्हणून सुद्धा रामराय प्रजेला तिथे आम्ही सरणारे शिकता आणि आंतरराय परीच आहे रामान कळत पण डोळे विचारण्याच्या निमित्ताने विचारले जालकी काय नाही पुन्हा वनशोबा लक्ष्मणा सोडून लक्ष्मण सोडून आलाय लवकृषांचा जन्म झालाय वाल्मिकिनी सांभाळले रामायण रचलेलं कृषलव रामायण गांधी जालकीची शुद्धता भूमी जानकीला, एक अवघ्याला पटावी जानकीलांच्या प्रभो अवतार पूर्ण होत आहे कधी आभार लक्ष्मण शेष आहे लक्ष्मणाने अवतार संपवला आणि रामराय शरीर नदी प्रवाहेश महात्मे एक चरित्री तरी महापाटक थे थे थे थे थे। पारा। पारा। पारा। उच्चार व्हावा अशी राम कथा नव्या संधामध्ये की राम कथा अगळा भावच्या स्वरूपात आहे आणि त्याच्यानंतर आता आणि उर्वरी यांचं चरित्र आहे उर्वरित देवाय पुरुरा चार वंशाचा पांडव कौरव जन्माला पी क्या जीवन नहीं पूर्व की बड़े धीम आज जी राजा तुझाई क्रीडे अन्न तेव्हाही मी जर तुला वर्त्रिज करून जाईल आणि जीवाप्रेम प्रेम आहे आजून आणि मेंढे आले त्यांना जर कोणी चोरून नाही मी तुला त्या महाभारताची कथा आहे श्रीमंत भागवताची कथा आहे आपण काय शिकायला दिले किती इंद्रिय पुरे म्हणत नाही कारण दृष्टांतो आरोप चाललाय तो जर तो नाही का खू येत त्याच्या कोरडी खडू काय त्वचा काय काळ काल खादा किती खादा करणं क्षमतच नाही आणि खादा भाऊ पाहिजे त्वचा पाहिजे ते पण क्षमत नाही करणं भेजून नाही लाभ सौंदर्य हे डोळ्याला प्रिय कुरूप दृश्य डोळा पाहत नाही डोळे किती आणि रूप विषय डोळ्याला बोलवला म्हणजे डोळा म्हणतो बाहेर नाही मला आमचा एक साथ द्याय होता त्याच्या वेळी मृत्यूशैलीवर शेवटच्या घटकावर डॉक्टरांनी सांगितलं होत कि काय खायला मागती कुणाला भेटायचं असेल तारा करा पावणे मंडळी आत्तुखी बोरवा थोडा अवकाश काय सांगा सांगा मी पूर्वी तुम्ही काय म्हणाल ते आपली इच्छा दता। तुम्ही काय अरे तो विजयानंद थिएटरला पुण्यामध्ये त्या विजयानंद थिएटरला तीन वर्ष तो चित्रपट तीन वर्ष एकशे दहा बारा पुढे एक चित्रपट मला तो मराठी चित्रपट सुद्धीच हे रेपाड आहे अजून कोणीही ब्रेक केलेला नाही तीन वर्ष एक चित्रपट काढला होता एकाच चित्रपट दोन चार घटकात लोकांचा निरोप घेणार आहे पण आता पाहायला वाटला माझ्या मित्राच्या घरातला अनुभव आहे पहाची हुकार्या नवना त्यामुळे विषय पूर्वा पुढे म्हणत नाही एक मी विचारू नको नाही चांगला जेवणार आहे ना बघ ना जेवणारची मंडळी अजून आमच्या घरातल्या एका लग्नामध्ये लग्न झालं पुण्यात मुली जे वडील जोर पडून आले काय माणूस किती तयारी करून येणार पुण्यात पहिल्या पंक्तीला आमच्याकडची वर पक्षाची मंडळी बसली गणपतीची पंक्तीत बसलो मला आठवते त्याच्या वडिलांनी पंक्ती सात काढल्या आम्हाला चिन्ह सगळं वाढून मोकळ झालं क्षमा करा पण उठाला <laughs> जेवणारे माणस <laughs> किती जेवला कोण म्हणल्यावर बस म्हणजे पैसा खाल्ला म्हणजे नको म्हणतात दोन बाजू खाल्ल्या चार खाल्ल्या पुरे होत नको किती खाल्ला म्हणजे ना नको ना नाही पुरे नाही नको तसंच इंग्रिय किती विषय पुरवा तुटतता नाही तुटतता नाही हाती इंद्राने हातीशी हाताने दिलं किती खंडी सरपट पेटलेल्या आम्ही म्हणजे आम्ही शांत होतो शांत कुठला जस सरपट आला तसं तो भडके गोळी काम लागून इंद्रियाची तृप्त लावत नाही विवेकाच्या द्वारा विचाराद्वारा त्यांचा निग्रय करण्या तृप्तचा समाधान आहे उर्वशी घेतलं वेश पाळून केला समयाला आणि त्यांनी दोन मेंढ होते घेऊन निघाला माझ्यावरती दोन माझे मे तोडून नेले मी निघाले आता तुमचा तुम्हाला ते पळल माझ्यावर तोडून जाऊ नको तुम्हाला अंगावर हा मेंढ्या आल्यासाठी निघाला रामांना धावू लागला झाडांना वृक्षांना मिठाल लागला उत्परेश म्हणून इतका कामांनी आधी दिली आपल्या इंद्रियांच्या वर प्रभुत्व मिळवावं इंद्रियांचं दास होणे इंद्रियांचं गुलाम हो नये इंद्रिया आपल्या ताब्यात असशुराम चरित्र आहे कि सगळ्याचे पावनांचे आद्य पुरुष आहेत परशुराम त्यांची कथा आहे आणि एक सुंदर कथा आहे देवयानी कथायची देवयानी ही कुलगुरू दैत्यांचे जे शुक्ल आचार्य त्या शुक्राचार्यांची एकूणची एक लाडकी कन्या आहे गुरु कन्या तिची मैत्रीण आहे बाकीच्या आणि स्नासाठी उत्तर घ्या वस्त्र पाठाव काढून ठेवले स्नान आपापली वस्त्र परिधान करत असताना नरच दिली की देवयानी जी आहे तिने आपल्या मैत्रिणीच रागकरणीच वस्त्र परिधान केलं मैत्री तिने राधा राणी देवयाच्या देव अंगावरच वस्त्र फेडून घेतले आणि विवस्त्र देवयानीला तिने एका पडक्या मोकल्या राणाच्या विहिरी ढकून दिलं आणि ती सर्व आणि बाकीच्या कोणीतरी आपल्याला मदतीसाठी कोणातरी हात मारते कुठला हाता ऐकू येत पण कायम करणार असा तर हातात इथं सरून कुजरून मरे पण परपुरुषाच्या हातात साथ नाही देणार माझा म्हण तुझी इच्छा पलीकडे मला काय जीवनास पालकांनी झालं तुझ्या मुलीने आता प्रकारे माझ्या मुलीचा अपमान केला दंड मी स्वीकारायला स्वतःला सांगत आहे की माझा घेण्यासाठी या मुलांचा तर गुराव होणारच आहे पण शर्वीचा आहे माझ्या भुर्ज पडव्यानी तिला माझ्या बरोबर दाशी म्हणून पाठवा मान्य आहे कपाजन बहुजन सुखाय आपल्या कन्येच्या आणि सुखावरतीने पाणी उठलंय शर्मिष्ठी दासी म्हणून देवयाने या तीच्या बरोबर पाठवलंय शर्मिष्ठी आपल्या म्हणून आपलं करून घेतोय तो पत्नी नात्यानी आणि संसार करतोय आणि वाचनपुत्र झाले दीर्घ काय झालाय दोळीशी संसार करतोय वृद्धाचा मनाच्याच कथेचा बाप पुढे वस्तू वाटत नाही पोगा आणि पोगा, पोगा तो म्हणा आपल्या पुत्रापैकी कोण पुत्र त्याच्या आम्ही मालाजी नसतो मला जी आणि म्युच्युअल फोर देवळेचे पुत्र तयार झालेच आहे शर्मिशेच्या चार मुलांच्या पैकी यथून पुत्र या गोष्टीला तयार झालं त्यांनी वडिलांच उद्धव आपलं आणि उपभोग घेतले त्याच तावण्य परत केलंय आपलं वृद्धत्व स्वीकारले हा जो यदू आहे हा गुरुकुलाचा मूळ पुरुष आहे की या गरुकुलामध्ये आम्ही पुरुषोत्तम यादवांचा गोपी मनो काना असा यंदुकुल भूषा श्री कृष्ण हाद्र वंशांची कथा आहे दुष्यंत आणि शकुंतला आणि त्यांचा पुत्र भरत शकुंतला ही विश्वामित्रा आणि मेनका यांची कन्या आहे विश्वास हा ढकून मोकळे झाले मेहनता प्रसुत झाली आहे पण कन्नचा हो ती सर्व लोकांची शकुंत नावाच्या पक्षाने सांभाळलेला आहे तिला म्हणून शकुंतला असं नामैदान प्राप्त झालंय कडिनारी मुलगी लाभ सापडली आहे बरोबर घेऊन आले मानस कन्या म्हणून तिचं केलंय कर्मऋषीच्या दुसंताशी त्या शकुंतलेचा गांधर्व पद्धतीने विवाह लागला राजाने निसर्गाने आपलं काम केलेलं आहे शकुंतलीला असा सुरविला बालक आहे बर दरम्यान दुर्बल दृश्य शकुंतला आपल्या पतीराल्यांच्या चिंतनात मग नाही दुर्वास आल्याची खरच नाही दुर्वास येऊन केले तुला शाप होऊन गेले तू काय तुमची शाप दिलाय की तू ज्याच्या चिंतनात मग तो तुला विसरून जाईल पार, पार हो? करा जी दोन्ही मैत्रिणी कैमौमिनी शकुंतला भरत पुत्र गौतमी माता काय ऋषिकुमार यांना बरोबर देऊन शकुंतलेची गोळवण केली एका तीर्थामध्ये स्नाला उतरत असताना ती सैल होती काय म्हणा ती तिच्या बोटात गळून पडलीय ती एका मार्केट सगळी मंडळी मुक्काम दर मुक्काम मजल दर मदर करीत दुष्यंत राजाकडे आलीये गौतमी दिसत पडलंय आपण बोल अशी शकुंत गौतमी मातेला आदेशानुसार तुला आमच्या वर तुला परत घेऊन जाणार नाही काय त्याची आरती मंडळी पडत नाही झालं राजाच्या दावी पडू नये आपण त्याला घेऊन घेऊन पोहोचला मोठा माफा घेऊन थे तो आमती राजाला दिली आमची पाहिली त्याची स्मृती जागू झाली त्यांनी शकुंतलेचा पुत्रा सहित स्वीकार केलाय अशी दृश्यंत शकुंतला भरत यांच चरित्र आहे रणजी देव चरित्र बड़ा नहीं है। पर भागे पानी उपलब्ध आधी जी रुपाय भगवानाने सगळे मोकळे झाले दोन तीन वाक्य लक्षात ठेवा आपल्याला भूत आहे आपल्याला ताण आहे आपली भूक ताण निवाण होण्यासाठी अन्न पाळण्याची योजना आहे त्याचा आपण स्वीकार करणं ही प्रकृती आहे आपल्याला भूत आहे आपल्यासाठी अन्न योजना आहे पण पुन्हा भूकेल्याला आपल्यापेक्षा अन्न पाण्याची जास्त गरज आहे आपण जे अन्न सेवन करतात ते अन्नपाणी पुढच्या भूकेल्या आपल्याला भूक नाहीये पण आपल्या समोर शहर असं काय काम आहे समोर अन्ना अन्नदायला कधी आनंद मिळेल अशी अवस्था झाली आपल्याला अन्नाची गरज नाही सेवन करतात करून टाकणं ती विकृती आहे भागवत साहेबांना आपल्याला सांगायचंय उत्तर भाषा संस्कृती आपण उपाशी राहून पुढच्या भूकिंगाला आनंद देणं संस्कृती आपल्याला भूट आहे पण आपल्याला भूट आहे आपण आपली भूक निवारण करणं पण आपल्याला भूक नसताना ज्याला अंगाची गरज आहे त्याला देता ही विकृती आहे निदान संस्कृती नाही राहिली प्रकृतीत राहत पण विकृतीच्या आधार समर्थ लागतात आपण येते जेव्हा आत्महत्या इतर हा धर्म नव्हे अन्न वाया अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण हे जाणी यज्ञ कर्म अन्न ब्रह्मे दिव्य जाणार अतिशय आपल्याला बघते अन्न ब्रह्म आहे कथा या भगवान श्री कृष्णांचा प्रगट होण्याचा उपक्रम त्याचा पूर्व इतिहास गोकुळात झालेला प्रगटोत्सव असं होऊन संध्याकाळचा कथा सूत्र पूर्ण होईल कृष्ण आणि प्रगटोत्सवाचा सोहळा तयारी चुंटोडा इथं सगळे तयार असा विश्वास आहे पुंडली गो बा